पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय चौथा दिनांक एक बारा तीस सोमप्रवाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले मी जो निष्काम कर्मयोग तुला सांगितला तो पुरातन काळापासून चालत आला आहे त्यात नवीन असे मी काहीही सांगितलेले नाही तू माझा भक्त आहेस आणि तू धर्मसंकटात असल्यामुळे हो त्यातून तुला मुक्त करण्याकरता मी हे सगळे सांगतो आहे जेव्हा जेव्हा धर्माची निंदा होते आणि अधर्माचा प्रसार होतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो आणि भक्तांचे रक्षण करतो व पाप्यांचा विनाश करतो ज्या लोकांना माझ्या या मायेचे ज्ञान असते त्यांना माहीत असते की एक ना एक दिवस वाईटाचा अंत निश्चित होणार आहे साधू पुरुषांच्या बाजूने नेहमीच ईश्वर असतो ते धर्माचा त्याग करत नसतात अखेरीस मी त्यांना पावतो ते माझे ध्यान करत असतात आणि माझ्या आश्रयाला आलेले असतात काम क्रोधापासून ते मुक्त असतात आणि तप व ज्ञानाने ति शुद्ध झालि असतात हे याचे कारण आह माणूस जसे करतो तसेच त्याला फळ मिळत मी तयार कलि कायद्यापासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही गुणकर्माच्या भमाणे मी चार वर्ण निर्माण क्लिआहेरी मी त्यांचा करता आहे असे समजू नकोस माझ्या या कृतीच्या कोणत्याही फळाची मला अपेक्षा नाही व याची पाप पुण्यही मला लागत नाही ही ईश्वरी माया कशी आहे ही, ही समजून घे आवश्यक आहा ज्या काही घडामोडी जगा सुरु असतात त्या सर्व दैवी नियमांप्रमाणे घडत असतात आणि तरीही ईश्वर त्यापासून अलिप्त असतो त्यामुळे तो त्यांचा करताही असतो आणि अकर्ताही असतो अशा प्रकारे अलिप्त राहून न गुंतता फलाशा न ठेवता ईश्वराप्रमाणे जो माणूस अनासक्त भावनेन कर्म करील त्याला सुद्धा मोक्षप्राप्ती होईल अशा माणसाला कर्मामधूनही अकर्माचे दर्शन होत असत कोणतर्म करू नयेही त्याला लगेच कळत जे कर्म कामनापूर्ती करण्याकरता करण्यात येते व कामनापूर्तीच्या अभावी जे कर्म करणे शक्य नसते ते कर्म चांगले नसते उदाहरणार्थ चोरी व्याभिचार इत्यादी अशा प्रकारची कामे अनासक्त भावने करताच येऊ शकत नाही त्यामुळे जे लोक प्राप्त कर्तव्य अनासक्त भावने पार पाडतात ते त्या कर्मांना ज्ञानाग्न जाळून टाकतात असे म्हणता येईल अशा प्रकारे जो माणूस कामना आणि संकल्प सोडून फळाच्या आसक्तीपासून मुक्त होतो तो नेहमी समाधानी आणि स्वतंत्र असतो असे म्हणता येईल त्याचे मन त्याच्या नियंत्रणात असते तो कशाच्याही मोहात पडत नाही निरोगी माणसाच्या शरीराच्या सर्व हालचाली ज्याप्रमाणे स्वाभाविकपणे होतात त्याप्रमाणे तो सुद्धा सर्व कामे प्रकृतीच्या नियमांप्रमाणे स्वाभाविकपणे करत असतो आणि मी हे करतो आहे अशा अहंकारापासून तो मुक्त असतो वा असेही म्हणता येईल की आपण काही करतो आहोत याचे भानही त्याला नसते तो केवळ निमित्त मात्र असतो यश मिळाले काय आणि यश मिळाले नाहीतरी काय फरक पडतो तो फुगतही नाही आणि घाबरूनही जात नाही सर्व कामे त्याने त्याग भावनेने म्हणजे यज्ञ भावनेने केलेली असतात वा असे म्हणता येईल की त्याच्या प्रत्येक क्रमामागे विश्वसेवेचा उद्देश असतो आपल्या प्रत्येक कृतीद्वारे तो ईश्वराचेच ध्यान करत असतो व अखेरीस तो त्याच्यातच विलीन होऊन जातो यज्ञाचे अनेक प्रकार आहेत परंतु त्या सर्वांच्यामुळे पावित्र्य आणि सेवेमध असतात उदाहरणार्थ इंद्रिय निग्रह हा एक प्रकारे यज्ञच आहे धर्म हा दुसऱ्या प्रकारचा यज्ञ आहे आणि प्राणायामी सुद्धा आत्मशुद्धीकरता केल यज्ञच आह या गोष्टीचे ज्ञान आपण विनय जिज्ञासुवृत्ती आणि सेवा यांच्याद्वारे विद्वान गुरुंगुडून -गुरुं मिळवू शकतो जर कोणी व्यक्ती यज्ञ म्हणजे काय हे न समजून घेता अज्ञानामुळे अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल तर चांगले होण्याऐवजी वाईट होण्याची शक्यता असत ती व्यक्ती स्वतःचे तर नुकसान करून घेतेच पण जगाचेही नुकसान करते त्यामुळे आपण करत असलेले सर्व कर्म समजून उमजून केले पाहिजे ज्ञान केवळ पुस्तकी शिक्षणाने मिळत नाही या ज्ञानामध्ये शंकेला कोणतेही स्थान नसते त्याची सुरुवात श्रद्धेपासून होते आणि त्याचा अंत अनुभवात होतो त्याला सर्व प्राणीमात्रांचे दर्शन स्वतःमध्ये होते आणि ईश्वरामध्ये तो स्वतःला पाहतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वरी संदेश असल्याचे त्याला जाणवते अशा प्रकारच्या ज्ञानामुळे वाईटाउन वाईट पाप्याचाही उद्धार होऊ शकतो तो कर्म मुमुक्षुला कर्मवंधनापासून मुक्त करते त्यामुळे त्याला कर्मफळे बाधत नाही या ज्ञाना इतके जगात काही पवित्र नाही त्यामुळे असे ज्ञान तू इंद्रिय निग्रह करून श्रद्धापूर्ण अंतकरणाने मिळव त्यामुळे तुला परिपूर्ण मनशांती मिळेल गीतेचा तिसरा चौथा आणि यानंतरचा पाचवा या अध्यायांमध्ये अनासक्तीयोग म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास कसा करावा हे सांगितलेले असल्यामुळे हे तिन्ही अध्याय एकत्रित वाचले पाहिजेत जर हे तीन अध्याय नीट समजले तर नंतरच्या अध्यायामध्ये काय आहे हे समजून घेणे करता सोपे जाईल उर्वरित अध्यायांमध्ये अनासक्ती मिळवण्याच्या मार्गांची आणि साधनांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे आपण गीतेचा अभ्यास या दृष्टीकोनातून चिकाटीने केला तर दैनंदिन जीवनात आपल्याला ज्या समस्या बेडसवतात त्यांचे उत्तर फारसा त्रास न होता सापडू शकेल याकरता रोजचा अभ्यास हवा त्या करता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे उदाहरणार्थ जर एखाद्याला राग आला असेल तर त्याने क्रोधावरील श्लोकांचे चिंतन करावे आणि त्या शत्रूला गप्प बसवावे कोणाला द्वेष वाटतो धीर कचला मनापासून एखादी व्यक्ती आवडत नाही एखादा खादाड आहे वा एखाद्याला काय करावे काय करू नये हे सुचत नाही तर त्या त्या विषयावरील श्लोकांचे त्याने चिंतन करावे गीता मातेवर आपली संपूर्ण श्रद्धा असेल आणि आपण तिचा नित्य अभ्यास करत असू तर तिच्या मदतीने या सर्व समस्या सोडवता येऊ शकतात आपण दररोज गीतेचा पाठ का करावा हे सांगण्याकरताच हा प्रयत्न आहे यज्ञ एक मंगल प्रभात मध्ये प्रसिद्ध केलेल्या पत्रानंतर गांधीजींनी यज्ञावर दोन पत्रे लिहिली त्यांनी लिहिलेल्या खाजगी पत्रांमध्ये याविषयी अनेकदा काही विशेष लेखन केले आहे यज्ञाचा अर्थ समजण्याकरता मदत व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करत आहोत पंचवीस दहा तीस मंगल प्रभात आपण यज्ञ शब्दाचा उपयोग अनेक प्रकारे करतो आपण दैनंदिन कताईलाही महायज्ञाचा दर्जा दिला आहे त्यामुळे यज्ञ या शब्दाचा विविध अर्थाचा व त्यांच्या परिणामांचा विचार करण आवश्यक आह यज्ञ म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता लोकांच्या कल्याणार्थ केल कर्म मोबदला भौतिक व आध्यात्मिक असू शकतो कर्माचा अर्थ इथे व्यापकतम अर्थाने घेतला पाहिजे त्यात विचार शब्द आणि कर्माचाही समावेश होतो इतरांमध्ये केवळ मानव जातच नाही तर सर्व प्राणी मात्रांचा समावेश होतो त्यामुळे आणि अहिंसेच्या दृष्टीकोनातूनही निम्न स्तराच्या प्राण्यांचा बळी देणे या गोष्टीचा यज्ञात समावेश होऊ शकत नाही वेदांमध्ये अश्व गाय इत्यादी प्राण्यांचा बळी देण्याला आधार सापडतो यामुळे काहीही फरक पडत नाही अशा प्रकारे बळी देण्याचा प्रकार मूलभूत सत्याच्या आणि अहिंसेच्या कसोटीवर उतरू शकत नाही एवढे आपल्याकरता पुरेआहे वेदांबद्दलचे माझे ज्ञान मर्यादित आहे हे मी आनंदाने मान्य करतो परंतु या विषयाचे मर्यादित ज्ञान असल्याबद्दल मला काळजी वाटत नाही कारण प्राण्याचा बळी देण्याची प्रथा ही गोष्ट वेदकालीन समाजामध्ये असल्याचे जरी सिद्ध झाले तरी अहिंसेच्या उपसाकरता तो पायंडा होऊ शकत नाही यज्ञाच्या या, या वाक्येनुसार विचार केला असता आपल्या लक्षात येईल की ज्या कर्मामुळे अधिकात अधिक जीवांचे मोठ्यात मोठ्या क्षेत्रात कल्याण होईल आणि जे कर्म जास्तीत जास्त स्त्रीपुरुष कमीत कमी त्रासाने करू शकतील असे कर्म म्हणजे यज्ञ वा महायज्ञ अशा प्रकारच्या कोणत्याही यज्ञकारात इतर कोणाच्या अकल्याणाची इच्छास करता येऊ शकत नाही यामुळे जर कोणी सेवा म्हणून इतरांचे अकल्याण करत असेल वा करू इच्छित असेल तर ते कर्म महायज्ञ तर पण यज्ञाच्या कसोटीलाही उतरू शकत नाही आणि यज्ञाशिवाय केलेले कर्म बंधनरूप होते हे आपण गीतेतून आणि अनुभवानंही शिकलो आहोत यज्ञाशिवाय हे जग एक क्षणही टिकू शकत नाही त्यामुळे गीताकारांनी दुसऱ्या अध्यायात ज्ञानाची चर्चा केल्यानंतर तिसऱ्या अध्यायात ज्ञान कसे मिळवावे या विषयाकडे ते वळतात आणि स्पष्टपणे सांगतात की आपल्या निर्मितीबरोबरच यज्ञ आला आहे एवढेच नाही तर हा देहही आपल्याला परमार्थाच्या कारणाकरताच मिळाला आहे त्यामुळे यज्ञ केल्याशिवाय जो जेवतो तो चोरीचे खातो असे कठोर वाक्य गीताकारांनी उच्चारले आहे शुद्ध जीवन व्यतीत करण्याची इच्छा करणाऱ्याची सर्व कर्म रूप असली पाहिजेत आपल्या जन्माबरोबरच यज्ञ आलेला असल्यामुळे आपण आयुष्यभर कर्जदार वा गुलाम असतो व त्यामुळे विश्वाची सेवा करणे आपल्यावर बंधनकारक असते गुलाम त्याचा मालक अन्न वस्त्रादी सेवेचा मोबदला म्हणूनच देत असतो त्याचप्रमाणे आपण गुलाम म्हणून केलेल्या सेवेच्या मोबदल्यात या जगाचा स्वामी आपल्याला अन्न वस्त्रादी देत असतो आपल्याला जे काही मिळते त्याला आपण देणगी समजली पाहिजे त्यामुळे जे मिळते ते, ते आपण आभारपूर्वक स्वीकारले पाहिजे हा आपला हक्क आहे असे आपण समजू नये आपल्याला जरी काही मिळाले नाही तरी आपण आपल्या स्वामीला दोष देता कामा नाही परत केलेल्या ऋणाचा मोबदला मागण्याचा अधिकार कर्जदाराला नसतो हे शरीर त्याचेच आहे त्याच्या इच्छेप्रमाणे तो याला राखेल वा नष्ट करील ही दुःखाची वा कीव लागावी अशी स्थिती नाही ईश्वराच्या योजनेत आपले नेमके स्थान कोणते आहे हे कळले तर ही स्वाभाविक आणि परमआनंददायी स्थिती आहे आणि ती प्राप्त व्हावी अशी आपण इच्छा केली पाहिजे असे आपल्या लक्षात येईल करता अविचल श्रद्धेची आवश्यकता असते आपण स्वतःबद्दल काळजी करण्याची मुळीच गरज नाही ती चिंता आपण परमश्वरावर सोडून दिली पाहिजे असा आदेश तर सर्व धर्मांमध्ये देण्यात आलेला आहे यामुळे कुणालाही घाबरण्याचे कारण नाही जो कोणी शुद्ध अंत स्वतःला सेवेकरता वाहून त्याला दिवसेंदिवस या वचनाची आवश्यकता अधिकाधिक जाणवू लागेल व त्याची श्रद्धाही तसतशी वृद्धिंगत होत जाईल ज्याची स्वार्थ सोडण्याची मुळीच तयारी नाही आणि कोणत्या परिस्थितीत आपला जन्म झाला हे लक्षात घेण्याची तयारी नाही त्याच्याकरता मात्र हा सेवेचा मार्ग कठीण आहे त्याच्या सेवेला स्वार्थाचा वास आल्याशिवाय राहत नाही परंतु या जगात इतक्या स्वार्थी स्वभावाचे लोक फार कमी आहेत कळत न कळत आपल्यापैकी प्रत्येकजण काही ना काही सेवा कार्य असतो हीच सेवा जाणीवपूर्वक करण्याची सवय आपण वावरत गेलो तर सेवा करण्याची आपली इच्छा वाढत जाईल त्यातून आपले खरे सुख असेल आणि जगाचे कल्याण असेल यज्ञ दोन 28 दहा तीस मंगल प्रभात मागील आठवड्यात यज्ञाविषयी लिहिले होते पण पोट भरले नव्हते जी वस्तू जन्माबरोबरच सोबत घेऊन आपण या जगात प्रवेश केला तिच्याबद्दल थोडा अधिक विचार केला तर तो वाया जाणार नाही यज्ञ नित्य कर्तव्य आहे यज्ञ असे कर्तव्य आहे कि ज्याचे आपण चोवीस तास आचरण केले पाहिजे त्यामुळेच यज्ञासारख्या सेवाकार्याकरता परोपकाराय सता विभृतया हे वचन लावण्यात येते ज्याप्रमाणे कर्जाची परतफेड करणे हा परोपकार नसतो तर स्वतःवर केलेला उपकार असतो त्याचप्रमाणे निष्काम कर्म हा परोपकार नसून स्वतःवर केलेला उपकार आहे आपण आपल्या डोक्यावर लोजे खाली ठेवतो आपल्या धर्माचे पालन करतो केवळ संतांचीच नाही तर आपणा सर्वांची संपत्ती परोपकारार्थ आणि सेवेच्या कार्याकरता आहे असा जर नियम असेल आणि तसा तो आहे हे स्पष्ट आहे तर उपभोगाचा प्रश्नच उरत नाही माणसाची संपत्ती सेवेकरताच असते त्याग हाच माणसाकरता उपभोग आहे हाच माणूस आणि पशु यांच्यामध्ये भेद आहे यावर काहींचा असा आक्षेप आहे की असे केल्यास जीवन शुष्क व निरस होऊन जाईल आणि जीवनातील कला निघून जाईल तसेच यामुळे सांसारिक जीवनही संपून जाईल परंतु मला असे वाटते की असे म्हणणाऱ्यांनी त्याग या शब्दाचा चुकीचा अर्थ लावलेला आहे त्याग म्हणजे इथले सर्व काही सोडून अरण्यात निघून जाणे नाही आपली सर्व कामे त्याग भावनेने करणे हा त्यामागचा अर्थ आहे गृहस्थ जीवन त्यागमय असो की भोगमय सांभार जोडे शिवणारच आहे ग्रामीण शेती करणारच आहेत व्यापारी व्यापार करणार न्हावी केस काढणार यात त्यागभावना वा भोग लालसा असू शकते त्याग भावनेने व्यापार करणारा व्यापारी करोडो रुपयांचा व्यापार करत असला तरी जर तो त्यागभावनेच्या नियमांचे पालन करणारा असेल तर तो आपल्या क्षमतांचा उपयोग लोककल्याणार्थ केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तो कोणाची फसवणूक करणार नाही वा सट्टेबाजी करणार नाही तो साधे जीवन व्यतीत करील कोणत्याही जिवंत प्राण्याला तो दुखापत करणार नाही कोणाचे नुकसान करण्याऐवजी तो लाखो रुपयांचे नुकसान सहन करणे पसंत करेल अशा प्रकारचा व्यापारी केवळ कल्पनेतच अस्तित्वात असू शकतो असा आक्षेप घेण्याचे कुणालाही कारण नाही सुदैवाने असे व्यापारी पूर्वेकडे आणि पश्चिमेकडेही अस्तित्वात आहे हे खरे आहे की अशा व्यापाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजणेइतकी असू शकेल परंतु असा एक जरी व्यापारी सापडला तरी वरील आक्षेप चुकीचा ठरतो वाडवांमधील परोपकारी शिंप्याची आपल्या सर्वांना माहिती आहे असाच एक नावी असल्याचे मला माहीत आहे अशाच प्रकारच्या विणकराचीही आपण सर्वांना माहिती आहे विचार केला आणि शोध घेतला तर आपल्याला सर्व व्यवसायांमध्ये यज्ञार्थ जीवन जगणारे आणि आपल्या व्यवसायात चालवणारे लोक दिसून येतात हे लोक व्यवसाय आजीविका आज मिळवण्याकरता करत नसतात त्याच्यासाठी आजीविका आज व्यवसायाचे गौण फळ असते मोतीलाल पूर्वीही शिंपी होता आणि ज्ञान मिळाल्यानंतरही शिंपीच होता त्याची भावना बदलल्याबरोबर त्याचा व्यवसाय यज्ञरूप झाला त्यात पावित्र्य आले आणि व्यवसायात इतरांच्या सुखाचा विचारही आला आणि खऱ्या अर्थाने त्याचे जीवन कलापूर्ण झाले यज्ञमय जीवनकलेची जी पराकष्ठ आहे खरा रस त्यातच आहे कारण त्यातून रसाचे नित्यनृत निर्झर निघत असतात माणूस ते पितांना थकत नाही आणि ते निर्झर कधीही वाळत नाही यज्ञ जर ओझासारखा वा त्रासदायक वाटत असेल तर तो यज्ञ नसतो भोगाचा शेवटी विनाश आहे त्यागाच्या अखेरीस चिरंतन्ता आहे रस स्वतंत्र वस्तू नाही रस आपल्या वृत्तीत असतो एकाला नाटकाच्या पडद्यात रस वाटतो तर दुसऱ्याला आकाशात ओढणाऱ्या नवनवीन पटात अशा रीतीने रस हा संस्काराचा विषय आहे लहानपणी ज्या गोष्टीमध्ये आनंद घेणे आपण शिकतो त्यात आपल्याला रस वाटतो एकाला जे रसपूर्ण वाटते तेच दुसऱ्याला रसहीन वाटते अशी अनेक उदाहरणे सापडतात शिवा यज्ञ करणाऱ्या अनेक सेवकांची अशी भावना असते की आम्ही निष्काम भावाने काम करत असल्यामुळे आम्हाला जे हवे ते आणि ज्याची गरज नसेल तेही घेण्याचा हक्क आहे ज्या क्षणी सेवकाच्या मनात असा विचार येतो त्या क्षणी तो सेवक सेवक राहत नाही तर जुलमी हुकुमशहा बनतो सेवेत आपल्या स्वतःच्या विचारांना स्थानच नसते सेवेचा सुखाचा विचार करणारा परमेश्वर असतो त्याला आपल्याला जे द्यायचे असेल ते तो देईल त्यामुळे सेवकासमोर जे येईल ते, ते गोळा करत बसत नाही उलट तो अनेक गोष्टींचा त्याग करतो त्याच्याकरता जरी परिस्थिती सुखाव नसली तरी तो शांत राहील चिडणार नाही मनातूनही कोणाला दोष देणार नाही यज्ञ करणाऱ्याचा मोहबदला सेवकाची मजुरी सेवाच आहे त्यातच तो समाधानी असतो याशिवाय सेवा दुर्लक्ष करून वा हात्य राखून चालत नाही केवळ आपल्या स्वतःच्या कामात आपण काळजीपूर्वक वागले पाहिजे आणि सार्वजनिक कार्य कसेही आणि केव्हाही केले तरी चालते असे ज्याला वाटते त्याला सेवेच्या मूलभूत गोष्टीही कळल्या नाहीत असे म्हणावे लागेल स्वेच्छेने स्वीकारलेल्या सेवाकार्यात माणसाच्या सर्वोत्तम कौशल्याची आवश्यकता असते आणि सेवकाने नेहमीच सार्वजनिक हिताला आपल्या वैयक्तिक हिताच्यावर ठेवले पाहिजे खरे सांगायचे तर शुद्ध भक्त मानवतेच्या सेवेकरता स्वतःचा बळी द्यायलाही तयार असतो यज्ञ खासगी खाजगी पत्रामधून तेरा अकरा तीस चरखा आणि बद्दल तू लिहिले आहेस यात सैद्धांतिक दृष्टिकोनातून मला उणीव जाणवते चरख्याला सर्वस्व अर्पण केल्यानंतर त्यावेळात वैयक्तिक लाभाची इतर कोणतीही गोष्ट करता येत नाही कोणी गोष्टी करू लागला तर शिष्टाचार म्हणून बोला पण म्हणून कोणी गप्पा मारून एवी तेवी आपला वेळ घेतोच आहे तर मग त्यावेळात आपण त्याच्याकडून काही शिकण्याचे काम करून घेतले तर काय हरकत आहे असे समजणे चूक आहे हा न्याय नाही तुझी इच्छा असल्यास गप्पा मारल्यानं तू नकार देऊ शकतोस आणि समोरची व्यक्तीही तू बोलतो आहेस म्हणून बोलत बसा असे म्हणून तुझा जास्त वेळ घेणार नाही परंतु एकदा का त्याने तुझा शिक्षक होण्याचे मान्य केले की त्याला तुझ्याबरोबर पुरेसा वेळ बसणे आवश्यक होते या सर्वांमाग यज्ञ म्हणून कताईकरता देण्यात आलेल्या वेळेचा संदर्भ आहे या युक्तिवादामधील मर्म मी स्वतः अनुभवले आहे मी जर कताई करत असताना इतर कशाचा विचार करू लागलो तर त्याचा कताईच्या वेगावर व सुताच्या तलमपणावर परिणाम होतो सुताच्या धाग्याचा पोत कमी जास्त होतो कल्पना करा की रोमॉ रोलॉ बेथोवेन वाजवत पियानोवर बसलेले आहेत आणि ते वाजवण्यात तितके तन्मय झालेले आहेत की ते न काही बोलू शकतात आणि ना काही इतर विचार करू शकतात कला आणि कलाकार वेगळे नसतात ही गोष्ट जर पियानोकरता खरी असेल तर कताईच्या यज्ञाकरता किती खरी असेल आज हे काम करत असताना तेवढी तन्मयता आपल्याला साध्य झाली नसेल परंतु ती वेगळी गोष्ट आहे आपण जर आपले आदर्श शुद्ध ठेवले तर एक ना एक दिवस त्या आदर्शापर्यंत पोहोचण्यात आपल्याला यश ये येईलच मी तुला परत सांगतो की जे काही घडले त्याबद्दल टीका करण्याचा माझा विचार नाही माझ्यासारख्या अतिशय अपूर्ण माणसाला टीका करण्याचा अधिकार तरी काय मला जे काही कळते त्याप्रमाणे तरी मी कुठे वागू शकतो असे झाले असते तर सात लाख खेड्यामध्ये चरखा संगीताचा ध्वनी गुंजत राहिला असता एवढेच नाही तर मला आज जे योग्य आहे असे वाटते त्याप्रमाणे मी वागू शकलो असतो तरी ते तुरुंगात बसल्या बसल्याच, चरखा वायू वेगाने भारताच्या सात लाख खेड्यांमध्ये पसरला असता माझीही अपेक्षा आज जरी माझ्या शक्तीपलीकडली असली तरी तो विचार माझ्या मनात पक्का रुजला आहे ईश्वराची आज्ञा झाली तरी मी त्याच्या ते तेजाच्या ज्योतीप्रमाणे होईल परंतु मालवीजी जर भागवतपुराच्या गोष्टी करताना थकत नाहीत तो मग मी चरखा संगीताच्या गोष्टी करताना कसा धकेन चरखा पुराण असे मी अर्थातच म्हणू शकत नाही पुराण रचण्यासारखे कार्य असेल तर त्याची रचना आमच्या नंतरची पिढी करेल सध्या तर आपल्याला याच्या भाग्यतंतूतून संगीत रचायचे आहे अखेरीस त्यातून कसा सूर निघतो ते आपली तपश्चर्या आपले समर्पण यांच्यावर अवलंबून राहील आता मी मागील पत्रातील युक्तिवादाबद्दल परत लिहीन मला वाटते की यंदाच्या वेळी मौन असावे आणि त्यावेळी विचार केवळ चरखा खादी यांच्यासंबंधी असावा अथवा आपण रामनामाचा जप करावा रामनामाचा विस्तृत अर्थ केला पाहिजे खरे पाहता रामनामाचा जप तर आपल्याकडून कळत न कळत सतत व्हायला पाहिजे परंतु जे काम हात करत असतात त्यात आपले लक्ष केंद्रित होणार नसेल तर आपल्या सर्व विचारांमध्ये आणि कमामध्ये संगीतातील तंबोऱ्याप्रमाणे रामनामाची साथ असली पाहिजे चरखा चालवत असताना आपण गोष्टी करतो वा लोक जे सांगतात ते ऐकतो वा इतर काही काम करतो अशा प्रकारची कताई निश्चितच यज्ञ नाही कताई यज्ञ जर पवित्र कर्तव्य असेल तर त्यात आपण पन, संपूर्णपणे गुंदून जायला पाहिजे ज्याचे जीवन यज्ञरूप आहे आणि जो अनासक्त आहे तो एका वेळी एकच काम करतो मी मौन धारण करून कधीही एकादात कताई करण्याकरता बसलो नाही हे सगळे मला माहीत असूनही याबाबत कमी अधिक प्रमाणात मीच पहिला अपराधी आहे माझ्या मौनाच्या दिवसामध्ये कताई करत असताना मी एकतर लोकांनी वाचून दाखवलेली पत्रे ऐकत असे वा लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत असे ही गोष्ट इथे संपत नाही त्यामुळे दररोज नियमितपणे कताई करत असूनही दोनशे धाग्यांपेक्षा मी वेग वाढवू शकलो नाही यात काय नवल इतरही अनेक दोष माझ्यात असल्याचे मला दिसतात जसे की धागा तुटणे माळ करणे न आवडणे सरख्याबद्दलचे अल्प रुईची जात न ओळखता येणे धाग्यामध्ये समान पोत नसणे आणि तंतूच्या प्रत्वारीची कल्पना नसणे ही गोष्ट यज्ञ करायला शोभते काय मा खादीची प्रगती संत आहे यात नवल काय ईश्वर जर खरोखर दर्द्रनारायण असेल ना आणि तो आहेच आणि त्याचा प्रसाद खादी आहे असे सांगणारा असूनही हा विचार अंमलात आणण्याच्या दृष्टीने मी किती निष्काळजी आहे त्यामुळे इतर कोणाला दोष देण्याची इच्छाच होत नाही याबाबतीत माझ्या स्वतःच्या उनिवा त्यामुळे मला होणारे दुःख आणि या दुःखामुळे मला स्वतःबद्दलची झालेली जाणीव हे सगळे मी केवळ तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे काकांशी बोलताना अशा प्रकारच्या भावना मी काही वेळा व्यक्त करून घडण्याचा प्रयत्न केलेला असला तरी तू पहिली अशी व्यक्ती आहेस जिच्याजवळ मी हे विचार इतक्या स्पष्टपणे सांगतो आहे तू फ्रेंच आणि कताई या दोन कामांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलास म्हणून हे विचार व्यक्त करण्याची संधी मला मिळाली मी तुला परत सांगू इच्छितो की मला तुझा कोणताही दोष दिसत नाही चरख्याच्या मंत्राचा पुरस्कार करणारा मी किती अपूर्ण शिक्षक आहे हे मला यामुळे कळले आणि ही गोष्ट जितकी यासारखेला लागू पडते तितकीच जीवनालाही लागू पडते मला मंत्र माहीत होता परंतु त्याच्या विधीनुसार मी पूर्णपणे आचरण केले नाही आणि त्यामुळे त्याच्या पूर्ण शक्तीचा आपल्याला अनुभव येऊ शकला नाही इथे कताईकरता जो युक्तिवाद मी कला तो सर्व जीवनालाही लागू पडतो त्यामुळे कल्पनेत तरी तुला जीवनातील अद्भूत शांततेचा आणि सफलतेचा अनुभव येईल योगा कर्मस कौशल्यमचा हाच अर्थ आहे काम करताना जेवढ शक्य असेल तेवढ़ करायच हाती घेऊन त्यात समाधान मानायचे मला खात्री आहे की असे केल्यामुळे आपली आणि समाजाची त्रतम प्रगती होईल परंतु मीच जर याप्रमाणे सर्व गोष्टींमध्ये पूर्णपणे आचरण केले नाही तर ते पुस्तकी पांडित्य होईल दिवसेंदिवस यामध्ये मी निश्चित प्रगती करतो आहे येथून सुटका झाल्यानंतर काय होईल ते देवालाच माहीत कताई यज्ञाकरता जितके तार कातण्याचे तू ठरवले आहेस तेवढे तार तू शास्त्रोक्त पद्धतीने कात बाकी राष्ट्राच्या संपनेकरता तुला जी कताई करायची असेल ती तू तुझ्या पद्धतीने कर अजन पुढ़ लिने का मोह हो पता इधे पुरे